सूर्यपुत्र लोकमान्य फादर ऑफ अनरेस्ट हा त्यांना स्वराज्याच्या चळवळीचा इंग्रजांकडून मिळालेला सर्वोच्च किताब होता टेक अवे टिळक अँड पुन्हा इज नथिंग हा रिपोर्ट आहे एकोणीसशे नऊ सालचा एका पोलीस सुप्रिंटेंडेंटचा यातच लोकमान्यांचं सगळं राजकीय वर्णन आलं राजकारण्याने हृदयात आग आणि डोक्यावर बर्फ ठेवला पाहिजे ही लोकमान्यांची राजकीय नेत्याबद्दलची व्याख्या होती राजकारण हा विकारांनी मनाला भ्रष्ट करणारा विषय म्हणून मनाला अलिप्त एकाग्र शांत करणारा मार्ग राजकारण्याला शोधायलाच हवा असं ते म्हणत राजकारणावर विस्तृत ग्रंथ लिहिण्याची त्यांची फार इच्छा होती आणि त्यादृष्टीने मनू ऍरिस्टॉटल प्लेटो फ्रीमन यांचा अभ्यासही त्यांनी करून ठेवला होता पण त्याच काळात मंडालेला जाण्याची शिक्षा त्यांना झाली त्यामुळे तो ग्रंथ प्रत्यक्षात साकारला नाही राजकारणात पडण्याची त्यांची इच्छा नव्हती पण आपल्या लोकांचं कष्टमय जीवन इंग्रज सरकारचा जुलूम मनमानी आणि देशाला लुटणं पाहून त्यांनी जनजागृतीचा संकल्प सोडला आणि ते खडतर असिधाराव्रत जन्मभर उराशी बाळगलं चाळीस वर्ष त्यांनी हे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवलं न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना टिळक आगरकर वाद खटला डोंगरीच्या तुरुंगातले एकशे एक दिवस चिरोल केस ताई महाराज प्रकरण आणि मंडालेचा तुरुंगवास या महत्वाच्या घटनांनी त्यांचं आयुष्य व्यापून गेलं बहुजन समाजाच्या कलाने थोडं घ्याव लागतं तरच लोकांमध्ये प्रीती उत्पन्न होते त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय परकीयांशी लढण्याचं सामर्थ्य नेत्याला येत नाही हे त्यांनी ओळखलं होतं म्हणूनच सामर्थ्य आहे चळवळीचे या त्यांच्या उद्योगाला यश मिळालं परत तेथे भगवंताचे अनुष्ठान पाहिजे असं लोकांना सांगताना म्हणायचे की याचा अर्थ भगवंताची मूर्ती आणून त्याचे भोवती उद्बत्ती ओवाळणं नव्हे तर भगवंत जे साधूंचा उद्धार आणि दुष्टांचं निर्मूलन या दोन गोष्टी करतो त्या आपणच करायच्या त्याचं कार्य आपण करायचं सरकारने कितीही सुधारणा केल्या तरी मी आणखीन मागणार आणि त्यासाठी लढणार असं त्यांनी खुद्द मॉन्टेग्यूंनाच जाऊन सांगितलं त्यांच्यात आणि नेमस्तांमध्ये तोच फरक होता जे काही मिळाले तेवढे खूप झाले असं नेमस्तांचं धोरण होतं काँग्रेसने लोकमान्यानं बाहेर ठेवलं लोकमान्य मंडलेला गेल्यावर राष्ट्रीय सभेच्या तरुणांना त्यांच्या योजना चालवण्यासाठी कोणीतरी नेता हवा होता म्हणूनच नागपूरमधले बाबासाहेब परांजपे रामभाऊ सप्रे नारायण बामणगावकर वीर वामनराव जोशी बेळगावचे बाबासाहेब सोमण असे चार पाच तरुण मुंबईला फिरोजशहा मेहताना भेटायला गेले त्यावेळी त्यांच्या चेंबरमध्ये दिनशा वाजशाह आणि हार्नीमन बसले होते या तरुणांनी आपल्या भेटीला येण्याचा हेतु सांगितला आणि आमचं पुढारी पण स्वीकारता का असं विचारल्याबरोबर ते एकदम चुप इथे भिंतीलाही कान असतात असं म्हणाले तरी मुलांनी आपला प्रश्न पुढे रेटला तेव्हा मेहता त्या दोघांकडे वळून म्हणाले पहा हे महाराष्ट्राचं रक्त यांच्या बुद्धी आणि धाडसाचं तरी कौतुक कराल की नाही शिवाजी आणि टिळक जोपर्यंत या मराठी तरुणांच्या रक्तात जिवंत आहेत तोवर महाराष्ट्रच हिंदी स्वराज्याचा प्रश्न सोडवेल नंतर त्या तरुणांना तुमचा नेता व्हायला लोकमान्यच लायक मी नाही असं म्हणाले तेव्हा त्या तरुणांनी काँग्रेस मग लोकमान्यांना बाहेर का ठेवते असं विचारलं त्यावर मेहता यांचं उत्तर विलक्षण होतं ते म्हणाले आम्ही टिळकांना बाहेर ठेवतो म्हणून सरकार त्यांच्यावर हत्यार उचलते हे म्हणणं बरोबर नाही सरकार जेव्हा टिळकांच्या विरुद्ध दडपशाही करते तेव्हा त्याचे होणारे संभाव्य परिणाम सरकारच्या कानावर घालून सरकारला सावधगिरीचा इशारा आम्ही देतो राजनिष्ठा व्यक्त करणे टिळकांपासून दूर राहणे त्यांचे आमचे पटत नाही असं सरकारला भासवत राहणं आणि आमचं म्हणणं सरकार मान्य करत नाही म्हणून टिळकांचं विनाशक असं राजकारणाचं धोरण लोकप्रिय होतंय असं कानी कपाई का ओरडत राहणं हे आमचं धोरण आहे अशा रीतीने एकाने परिस्थिती निर्माण करायची आणि दुसऱ्याने तिच्यापासून निघेल तेवढा फायदा करून घेचा असे झालं तरी देशाचं हितच आहे मिळून प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार स्वराज्य मिळवण्यासाठी धडपडत होता एकीकडे राजकारणातली विरोधी पक्षनेते आणि दुसरीकडे मेहता एकदा हार्नीमन यांच्याशी बोलताना त्यांना म्हणाले मी आणि टिळक एकांतात पाच मिनिटं जरी एकत्र बसलो तरी आम्ही एक, तर तर एक होऊ पुण्यात फिरोज शहा मेहता खूप आजारी असताना त्यांना आवाजाचा त्रासही सहन होत नव्हता म्हणून त्यांचा बंगला रहदारीपासून खूप आत होता लोकमान्य त्यांना भेटायला गेले गाडी कुठे आहे असं मेहतानी विचारलं तेव्हा तुम्हाला त्रास नको म्हणून लांब उभी केली आहे असं म्हणाले विरोधक असले तरी राजकारण सोडलं की दोघं एकमेकांबद्दल आदर करीत होते तोच आदर लोकमान्यना नामदार गोखले अॅनी बेझंट यांच्याही होता म्हणूनच कोणी त्यांना नावं ठेवायला लागलं तर आधी तुम्ही त्यांच्या एवढे व्हा आणि मग त्यांना नावं ठेवा असं म्हणून त्यांना गप्प करत सरकारचा सगळा कारभार सिव्हिल सर्वंट्सच्या अधिकारात चालतो हे कारभारी टाकसाळीत तयार झालेल्या रुपयांसारखे असतात आपण म्हणू ती पूर्व दिशा असं त्यांना वाटत असत अशा घमइंडी अधिकाऱ्यांना तू म्हणतोस ते चूक आहे जनतेच्या हिताची काळजी कळकळ मला तुझ्यापेक्षा जास्त माहीत आहे म्हणून मी सांगतो तसं तू वागलं पाहिजेस असं ठणकावून सांगणारा निर्भय पुढ़री तयार झाला पाहिजे असं ते विद्यार्थ्यांना सांगायचे ज्या प्रदेशात प्रांतात स्वराज्याची चळवळ करायची असेल त्या प्रांतातल्या लोकांचा आधी धर्म जाणून घ्या त्या धर्मग्रंथातल्या उदार भावनांचा आदरपूर्वक अभ्यास करा म्हणजे लोकांची तुम्हाला सहानुभूती मिळेल दुसरं म्हणजे त्या भागातली भाषा तुम्हाला बोलता आलीच पाहिजे असा त्यांचा तरुण कार्यकर्त्यांना उपदेश असे स्वराज्याची धडपड ही ब्राह्मण लोकांनी कॉन्सुलात जाऊन आपल्यावर पगडा बसावा म्हणून चालवली आहे असं ब्राह्मणे तरांना वाटतंय त्याचं काय असं कोणी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले खरंय वर वर पाहता ते खरं वाटतं म्हणूनच मी माझ्या सहकार्याना सांगत असतो की तुम्ही मागे राहा आणि राष्ट्रीय पक्षाची तत्व मान्य असणाऱ्यांना सुशिक्षित अन्य जातीय लोकांना हाती धरून काउन्सिल काबीज करा म्हणजे काउन्सिले स्वराज्याच्या चळवळीला उपयोगी पडतील असं होईल असं नाही झालं तर अन्य जाती यांना काउन्सिलांचा कंटाळा यायला लागेल म्हणून सगळ्यांनी मिळूनच काउन्सिल ताब्यात घेतली पाहिजेत अठराशे अठ्ठ्याण्णवच्या राजद्रोहाच्या खटल्यात लोकमान्यांनी सरकारची माफी मागावी आणि मोकळं व्हावं असे त्यांच्या अवतीभोवती राहणाऱ्यांचं मत होतं पण लोकमान्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला आपले परममित्र बाबू मोतीलाल घोष यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली मी गुन्हा केलेला नसताना मी दोषी आहे हे कबूल करणं माझ्यासारख्या माणसाला योग्य आहे का मला शिक्षा झाली तर लोकांची सहानुभूतीच मला धैर्य देईल अशी माझी समजूत आहे सरकारचा मुख्य उद्देश पुण्यातील पुढाऱ्यांना माना खाली घालायला लावणे हा आहे आपण लोकांचे जनतेचे नोकर असतो अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपल्यात धैर्य नाही असे दाखवले तर आपण लोकांचा विश्वासघात केल्यासारखं होऊन त्यांची निराशा केल्यासारखं होईल म्हणून ही गोष्ट करायला मी बिलकुल तयार नाही समाजातला माझा दर्जा सर्वस्वी माझ्या शिलावरच अवलंबून आहे माझ्याविरुद्धचा पुरावा अगदी पोकळ आहे मला न्यायाची भीती वाटत नाही तर ज्यांना मराठी येत नाही अशा ज्युरींची वाटते आपल्याला राजकारणात राहायचं असेल तर या गोष्टींना आपण कायम तयार असले पाहिजे एकोणीसशे साली जेव्हा लोकमान्य शंकराचार्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या बोलण्यात थोडीशी भारताच्या भावी पिढीबद्दल निराशा डोकावली अलीकडे इंग्रजी शिकलेल्या आपल्या सर्व सुशिक्षितांना आपल्या संस्कृतीची फारशी किंमत वाटत नाही धर्माबद्दल त्यांना आस्थाही नाही फार काय संस्कृती आणि धर्म विसरण्यास ते अगदी तयार आहेत त्यांना ते नकोच आहे म्हणून क्वचित मनात येतं की स्वराज्य आलं काय किंवा परस्थ ख्रिस्ती राज्य कायम टिकलं काय सारखंच आहे यांना संस्कृती रक्तसंबंध परंपरा धर्म यासाठी तर स्वराज्य हवं या साऱ्यांच्या अभावी नुसतं स्वराज्य आहार निद्रा भय एवढ्यापुरतंच त्यांना स्वराज्य हवं आहे लोकमान्यांनी असंतोषाचे जनक होण्यासाठी मोठ्या चतुराईने शिवाजी उत्सव आणि गणेशोत्सव सुरू केले